वाल्मिकी रामायण कांड सर्ग अठ्ठावन्न नावा प्राण टाकून द्यायला तयार झालेल्या वानरांचे ते करुण शब्द ऐकून तो गृद्र डोळ्यात पाणी आणून मोठ्या स्वराने म्हणाला वानर हो माझा तो भ्राता जटायू नावाचा ज्याला तुम्ही बलिष्ठ रावणाने युद्धात मारले म्हणून सांगितलेत तो माझ्याहून धाकटा हा वृत्तांत ऐकून सुद्धा मी वृद्ध झालो असल्यामुळे आणि पंख नाहीसे झाल्यामुळे ते सहन करीत आहे आज भ्रात्याचा सूड उगवण्याची माझ्या पूर्वी रुत्रवध वर, रुत्र झाला त्यावेळी तो आणि मी मनात महत्वाकांक्षा धरून किरणाने वेढलेल्या जळत्या सूर्याच्या जवळ स्वरलोकाकडे गेलो आकाश मार्गाने गिरकी घेऊन आम्ही वेगाने स्वर्गात गेलो मध्येच सूर्य आडवा तेव्हा जटायूचे अवसान गळले आपला भू सूर्याच्या किरणाने त्रस्त झालेले हे मला दिसले तेव्हा अत्यंत व्याकुळ झालेल्या जटायूर मी प्रेमाने माझ्या पंखाची पाखर घातली वाणश्री ठो माझे पंख जळाले आणि मी विंध्यावर जाऊन पडलो तेथे राहत असताना भावाची काहीच हालचाल मला करड़ी नाही जटायूचा भाऊ संपाती याचे हे बोलणे ऐकून अत्यंत बुद्धिमान युवराज अंगत त्याला म्हणाला तू तर जटायूचा भाऊ आहेस तर मी बोललो ते तू ऐकलेच मग त्या राक्षसाचे वस्तीस्थान तुला माहित आहे का पुढचे भवितव्य न पाहणारा तो राक्षसाधम रावण जवळ आहे की दूर आहे हे तू जाणत असलास तर आम्हाला सांग तेव्हा जटायूचा तो महातेजस्वी जे ज्येष्ठ भ्राता स्वतःला शोभेल असे वानरांना हरशेवणारे वाक्य बोला वानरानो पंख जळालेला मी घृद्र पक्षी माझे वीर नष्ट झाले आहे पण वाणीने का होईना मी रामाला उत्तम सहाय्य करू इच्छितो मला वरुण लोक माहीत आहेत विष्णूच्या तीन पावलांचे लोकही माहीत आहेत देव आणि असुर यांच्या लढाया आणि अमृता झालेले समुद्राचे मंथनही मला ठाऊक आहे रामाचे जे हे कार्य ते मला अगोदर केले पाहिजे जरेने माझे ते प्राण हे ढिले झाले एक रूप संपन्न तरुणी अंगार दागदागेने लिहालेली दुरात्मा रावण पळवून येत असताना मला दिसली ती सुंदरी रामा रामा लक्ष्मणा असा आक्रोश करीत होते दागिने फेकीत होते शरीर कंप होते डोंगर माथ्यावर तिथे उत्कृष्ट रेशमी सूर्यकिरणासारखे वस्त्र त्या काळ्या राक्षसाच्या अंगावर आकाशात वीज लावावे तसे चमकत होते रामाची जी हकीकत तुम्ही सांगितले त्यावरून ती सीताच असावी असे मी समजतो त्या राक्षसाचे वस्तीस्थान मी तुम्हाला सांगतो ते ऐका विश, विश्रवासाचा मुलगा आणि कुबेराचा साक्षात भ्रावण नावाचा राक्षस लंका नगरेचे राज्य करतो येथून समुद्राच्या शंभर योजन दूर असलेल्या द्वीपावर ती रम्य लंकापुरे विश्वकर्म्याने निर्माण केलेली आहे सुवर्णमय द्वाराने चित्रविचित्र सुवर्ण वेदिकाने सुवर्णवर्णी मोठ मोठ्या प्रासादानी तू उत्तम रचलेली नगरी आहे सूर्यासारखे प्रकाशमान तट तिला आहे त्या पुरे वैद्यही दीन होऊन रेशमी वस्त्र लिहून राहत आहे रावणाच्या अंतपुरात तिला कोंडून ठेवले आहे राक्षसींच्या तिच्यावर पहारा आहे जनक राजाची कन्या मैथिली हिला तेथे तुम्ही पहा हे अर्थात मला ज्ञान असल्यामुळे मी पाहत तुम्ही तिला पाहून परत याल कुलिंग पक्षाचा आणि धान्यावर जगणारे जे इतर पक्षी आहेत त्यांचा मार्ग पहिला दुसरा मार्ग कावड्यांचा आणि जे झाडांची फळे खाऊन राहणार आहेत त्यांचा भास पक्ष्यांचा आणि क्रौंच आणि कुरर यांचा तिसरा मार्ग ससाण्यांचा चौथा आणि घृद्र पाचव्या मार्गाने जातात बल आणि वीर या नियुक्त व रूप यौवनशाली अशा हंसाचा सहावा आणि त्या पलीकडील गती विनता वानश्रेष्ठ हो विनता पुत्रापासून आमचा सर्वांचा जन्म ज्या नरमांस भक्षी राक्षसाने हे गर्हणीय कृत्य केले त्याचा प्रतिकार होईल आणि माझ्या भावाबद्दल होईल येथे बसून मी रावणाला आणि जानकीला पाहू शकतो गरुडाला जशी दिव्यदृष्टी आणि बल आहे तसे आम्हाला ये त्या योगे वानर हो नैसर्गिक आहाराच्या बळावर शंभर किंवा त्याहून काही अधिक योजनावरचे आम्ही नित्य पाहू शकतो निसर्गानेच आमची उपजीविका दूरदृष्टी देऊन केली आहे पण जे पायाने पक्षी त्यांची उपजीविका उल्लंघन करण्याकरता उपाय सापडतो का पहा पण वैद्यकडे जाऊन कृतकृत्य होऊन परत जा तुम्ही मला समुद्रापाशी न्यावे अशी माझी विनंती आहे म्हणजे माझ्या स्वर्गीय गेलेल्या महात्म्या भ्राताला मी उदक देईन मग अत्यंत बलसंपन्न वानराने पंख जळलेल्या संपातीला समुद्र तीरावरच्या जागी नेले आणि पुन्हा त्या पक्षीराजाला मूळ ठिकाणी आणले सीतेचा पत्ता लागल्यामुळे ते वानर आनंदित झाले कंडाचा किशकिंदाकांडाचा अठ्ठावन्नावासर्ग समाप्त